पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले सत्य 22, 7, एकोणीसशे तीस सकाळच्या प्रार्थनेनंतर आपल्या संस्थेचे मूळच सत्याच्या आग्रहामध्ये राहिलेले आहे म्हणून सत्यच प्रथम घेतो सत्य शब्द सतवरून आलेला आहे सत म्हणजे असणे सत्य म्हणजे असण्याचा भाव सत्याव्यतिरिक्त इतर कोणत्या वस्तूला अस्तित्वच नाही परमेश्वराचे खरे नावच सत सथ, म्हणजे सत्य आहे म्हणून परमेश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा सत्य म्हणजेच परमेश्वर असे म्हणणे अधिक उचित होय आपले राजकर्त्याखेरीज सरदाराखेरीज चालत नाही त्यामुळे परमेश्वर हे नाव अधिक प्रचलित आहे व राहणारही पण विचार केला असता सत किंवा सत्य हेच खरे नाव होय व हेच पूर्ण अर्थ सूचित करते आणि जेथे सत्य आहे तिथे ज्ञान शुद्ध ज्ञान आहेच आहे जेथे सत्य नाही तेथे शुद्ध ज्ञान शक्यच नाही म्हणूनच ईश्वराच्या नावाबरोबर चित म्हणजे ज्ञान हा शब्दही जोडलेला असतो आणि जेथे सत्य ज्ञान आहे तेथे आनंदच असणार शोक असावयाचाच नाही आणि सत्य शाश्वत आहे त्याअर्थी आनंदही शाश्वतच असणार म्हणूनच आपण ईश्वराला सच्छिदानंद या नावाने ओळखीत असतो या सत्याच्या आराधनेसाठीच आपले जीवन तत्प्रित्यर्थच आपली प्रत्येक हालचाल त्यासाठीच आपण प्रत्येक श्सोच्छवास घ्यावायाचा असे करण्यास शिकलो तरी इतर सर्व नियम आपल्या सहजी हाती येतील व त्यांचे पालन सुलभ होऊन जाईल सत्याविना कोणत्या नियमाचे शुद्ध पालन अशक्य आहे सामान्यता सत्य याचा खरे बोलणे एवढाच आपण अर्थ करीत असतो परंतु येथे सत्य शब्द आपण व्यापक अर्थाने योजलेला आह विचारात वाणीत व वा आचरणात सत्याचे पालन हेच खरे सत्य या सत्याचे ज्याने संपूर्णपणे आकलन केले त्याला जगात आणखी काही जणवायचे राहत नाही कारण आपण वर पाहिलेच की ज्ञान मात्र त्याच्यामध्ये साठविलेले आहे त्या ज्याचा समावेश नसेल ते सत्य नवे ज्ञान नवे, मग त्यातून खरा आनंद होणारच कुठून एवढी कसोटी लावून पाहण्याचे आपण शिकून घेतले की मग कोणते कार्य करण्याजोगे आहे व कोणते त्याजे आहे काय पहावे व काय पाहू नये काय वाचावे व वा काय वाचू नये हे आपल्या सटकण लक्षात येत जाईल पण पर परिसर असलेले व कामधेनुसमान असे सत्य आपल्या हाती कसे लागावे भगवंतांनी याचे उत्तर दिले आहे अभ्यासाने व वैराग्याने सत्याविषयीची तळमळ म्हणजेच अभ्यास सत्याखेरीजच्या इतर सर्व वस्तूंबद्दल आत्यंतिक उदासीनता म्हणजेच वैराग्य असे असताही एकाचे सत्य तेच दुसऱ्याच्या दृष्टीने असत्य असे आपल्याला पदोपदी आढळेल परंतु त्यामध्ये घाबरून जाण्याचे बिलकुल कारण नाही जेथे शुद्ध प्रयत्न आहे तेथे भिन्न भिन्न वाटणारी सर्व सत्ये ही एका झडाच्या निरनिराळ्यात दिसणाऱ्या पानांप्रमाणे होत परमेश्वर सुद्धा प्रत्येक मनुष्याला निरनिराळ्या दिसत नाही का तरीपण तो एकच आहे असे आपल्याला माहीत आहे पण सत्य हा शब्दच परमेश्वर वाचक आहे म्हणून ज्याला जे सत्य वाटते तद्नुसार त्याने वागावे यात दोष नाही एवढेच नवे तर तेच कर्तव्य होय मग तसे करण्यात चूक होत असली तरी ती सुधारली जावायचीच आहे कारण की सत्याच्या शोधाच्या पाठीशी तपश्चर्या असणार म्हणजे स्वतः दुःख सहन करावायचे असणार त्याच्या खातर मरायचे असणार अर्थात त्यामध्ये स्वार्थाचा किंचित वाद सुद्धा नसणार अशा तर्हे निस्वार्थ शोध करीत असता शेवटपर्यंत कोणी आडमार्गाने गेला असे आज भीतीपर्यंत घडलेले नाही वाट सोडून निघाला की ठेच लागलीच की परत तो सर रस्त्याला येऊन मिळालाच म्हणूनच सत्याची आराधना हीच भक्ती आणि भक्ती म्हणजे तर ये साटी मिळणारा जिन्नस आहे किंवा तो हरीचा मार्ग असल्यामुळे त्यामध्ये भिजरेपणाला जागाच नाही त्यात अपयश म्हणून काही वस्तूच नाही हा मरुण अमर होण्याचा मंत्र आहे पण आता आपण अहिंसेच्या अगदी काटाशीच येऊन पोहोचलो तिचा विचार येत्या आठवड्याला करू या प्रसंगी, हरिश्चंद्र प्रल्हाद रामचंद्र इमाम हसन हुसैन ख्रिस्ती संत इत्यादींचष्ट्रिसारखी आह हा जप पुढच्या थोड्यापर्यंत सर्वच जण बालक व प्रौढ स्त्रिया व पुरुष चालता बसता खातापिता खेळता फिरता सर्व काही करताना करीत राहतील व तो करीत करीतच निर्दोष निद्रा मिळवितील तर काय मौज होईल हा सत्यरुपी परमश्वर माझ्या बाबतीत रत्नचिंतामणी ठरला आहा तसा आज तो आपल्या सर्वांच्याही बाबतीत ठरवू